स्कंध सातवा अध्याय ते हरिश्चंद्राला विकत घेतले अत्यंत कठोर शब्दात बोलून तो निष्ठुरतेने वागून विश्वामित्राने राजा जवळून सर्व धन नेले आणि शिवाय त्याचा राग ही कायमच राहिला विश्वामित्राने राजाच्या शोकाची पर्वा केली नाही तो निघून गेल्यावर राजा फारच दुःखी झाला इतकी भयंकर परिस्थिती होऊन तो द्विजश्रेष्ठाच्या ऋणातच राहिला त्याने वारंवार दीर्घुसाचे सोडले आपल्या नेत्रातून वाहणारे अश्रू तो सारखे पुसत होता शेवटी पुन्हा अधोवधन होऊन राजा रस्त्याच्या भर चौकात मध्यभागी उभा राहिला तो उच्च स्वराने म्हणाला सभ्यजन हो आता मी प्रेतवत झालो असून माझ्यासारख्या प्रेताला जर कोणी विकत घेण्यास तयार असेल तर त्याने सूर्यास्तापूर्वी येथे यावे आणि मला विकत घ्यावे थोड्याच अवधीत अत्यंत क्रूर अशा चांडाळाचे रूप घेऊन विश्वामित्र वेगाने तेथे प्राप्त झाला तो यमधर्मधी येत होती छाती अवास्तव विशाल होती दाढी भयंकर वाढली असून त्याचे दात पुढे आले होते तो वर्णाने काळा होता त्याचे पोट फारच सुटलेले होते त्याचे सर्वांग तेलाने लडवडलेले होते तो अत्यंत राकट आणि भेसूर होता त्याने आपल्या शरीरावर प्रेतावरली फुले घातली होती असा तो प्रतिकृतांत काळच हातात मोडकी काठी घेऊन तेथे आला तो चांडाळ खरोखरच खुनशी दिसत होता तो सत्वर राजाजवळ आला आणि म्हणाला हे महाभाग्यवान पुरुषा सांप्रत मला चाकराची फारच आवश्यकता आहे त्यासाठी मी तुला सेवक म्हणून विकत घेण्यास तयार आहे तेव्हा तुझी योग्य किंमत असेल ती सांग मी ती सत्वर देईन अशा प्रकारचे भाषण ऐकून राजाने वर मान केली दुष्ट दुष्टबुद्धीच्या त्या क्रूर निर्दय दुरात्म्या चांडाळाकडे त्याने पाहिले आणि ताला विचारले हे पुरुष श्रेष्ठा तू आहेस तरी कोण चांडाल म्हणाला राजराजेश्वरा मी चांडाळ असून येथे प्रवीर या नावाने प्रसिद्ध आहे मला योग्य अशा सेवकाची जरूर आहे मी तुला प्रेतांची वस्त्रे आणण्याचे काम देईन तेज काम करून माझा दास होऊन तू माझ्या आज्ञेत राहावेस राजा विचार करून आणि अगतिक होऊन म्हणाला हे डोंबा तू म्हणतोस ते ठीक पण माझी अशी इच्छा आहे की मला एखाद्या ब्राह्मणाने अथवा क्षत्रियाने विकत घ्यावे कारण उत्तमाचा उत्तम मध्यमाचा मध्यम आणि अधमाचा अधम अशा योग्यतेप्रमाणे धर्म असतो असे प्राज्ञापंडित सांगतात म्हणून मी उत्तम अवस्थेतला असल्यामुळे तुझ्यासारख्या आधमाकडे माझा धर्म कसा बरे पाळला जाईल चांडळ म्हणाला हे राजा तुझे धर्म योग्य आहे आणि ते खरेही आहे पण तू हे भाषण आता योग्य असे केले नाहीस माझ्या समोर आता अविचाराने भाषण केलेस हे निष्पापा अविचाराने भाषण करणारा मनुष्य कधीही समाधानी नसतो त्याचे मनोरथ कधीही पूर्ण होत नाही तू मघाशी बोलला होतास की मला कोणीही विकत घ्या हे तुझे शब्द आहेत हे उदार तुझे शब्द जर तुला सत्य करायचे असतील तू जर सत्यवचनी असशील तर मीच यावेळी तुला सत्वर विकत घेतले आहे असे तू निश्चित समज त्यावेळी हरिश्चंद्र गलितगात्र होऊन म्हणाला हे चांडाळा तू योग्य बोललास असत्य भाषणाने अधर्म होऊन पुरुष घोर नरकापरत जातात म्हणून मला वाटते हे चांडाळ मी ही चांडाळत्व पत्करण्यास तयार आहे पण माझे शब्द असत्य न होवत राजाचे हे भाषण संपताच तो तपोनिधी विश्वामित्र अकस्मात तेथे येऊन पोहोचला आणि रागाने लाल होऊन विस्पारित नेत्रांनी तो राजाला म्हणाला हे पुरुषश्रेष्ठा हे राजा हा चांडाळ तुला हवे असेल तेवढे द्रव्य देण्यास सांप्र झाला आहे पण अविचाराने म्हण अथवा माझी यज्ञदक्षिणा आणि दानदक्षिणा तुला देण्याची इच्छा नाही म्हणून म्हण तू या चांडाळाचा दास होण्यास तयार नाहीस असे मला वाटते तुला माझी फसवणूक करायची आहे काय राजा म्हणाला हे महाभग्यवान मुनी श्रेष्ठा आपण सर्वज्ञ आह मी सूर्यकुलोत्पन्न असतानाही केवळ द्रव्य या चांडाळाचे दास्यत्व पत्करण्यास सिद्ध व्हावे हे विपरीत नव्हे काय विश्वामित्र म्हणाला हे राजा स्वतःच्या कुळाचा अभिमान धरून जर तू स्वतःला या चांदळाला विकत नसील आणि माझे द्रव्य सत्वर देण्यास तयार नसील तर मी आता निश्चित तुला शापभ्रष्ट करीन हे राजा तू कोणाकडून धन घ्यावेस हे मी सांगत नाही तू ते द्रव्य चांडळाकडून घे अथवा ब्राह्मणाकडून घे माझी संपूर्ण दक्षिणा तू मला दे म्हणजे माझे काम झाले आता यावेळी तरी तुला धन देणारा या चांडळाशिवाय कोणीही येथे प्राप्त झालेला नाही मी माझे धन घेतल्याशिवाय सांप्रत येथून जाणार नाही कारण हे राजा आता फक्त अर्धी घटिका शिल्लक आहे एवढ्या थोड्याशा वेळात तू मला द्रव्य प्राप्त करून दिले नाहीस। तर मी तुला शापाग्नीत जाळून टाकल्याशिवाय कधीही राहणार नाही हे तू सत्यसमज विश्वामित्राचे हे बोलणे ऐकून राजा हरिश्चंद्र अधिक विवल झाला कसे बसे उसने आणून त्याने त्या महर्षीचे पाय धरले आणि तो अगतिकीतेने म्हणाला महाराज यावेळी मजवर दया करा हे तापसा मी आपल्या चरणांचा सेवक आहे मी आज पीडित झालो आहे माझी दीन अवस्था होऊन गेली आहे मी आपला परमभक्त आहे म्हणून आपण आज माझ्यावर कृपा करा महाराज चांडाळा समवेत काळ काढणे मला फारच कष्टप्रद भासत आहे म्हणून महाराज मला जे आपले शिल्लक देणे आहे त्यासाठी मला आपण आपलाच दास करून घ्या हे मुनी श्रेष्ठा मी तुमच्या आज्ञेत राहणारा आणि मनाप्रमाणे नित्य वागणारा असा दास होऊन राहीन पण मजवर दया करा विश्वामित्र म्हणाले राजा तुझे म्हणणे मी मान्य करतो हे भूपेंद्रा तू माझा दास होऊन राहा पण हे राजा तू नित्य माझे वचन पाळलेच पाहिजेस विश्वामित्राचे बोलणे ऐकून राजाला अतिशय हर्ष झाला आपण एका दिव्यातून पार पडलो असेच त्याला वाटले जणू काय आपला पुनर्जन्म झाला आहे असा त्याला भास झाला आणि तो नतमस्तक होऊन ब्राह्मणाला म्हणाला हे ब्राह्मण श्रेष्ठा मी आपली आज्ञा नित्यमान्य करीन हे निष्पा हे ब्राह्मणा सांप्रतनी आपली काय सेवा करू ते सांगा तेव्हा राजाचे शब्द ऐकून तो ब्राह्मण चांडाळाला म्हणाला हे चांडाळा वास्तविक मला दासाची काहीही आवश्यकता नाही तेव्हा याला विकत घेऊन मी काय करू म्हणून मी या दासाला विकण्यास तयार आहे या माझ्या आज्ञेत वागणाऱ्या दासाची किती किंमत तू मला देशील ते सांग आणि मला धनाची जरुरी असल्याने मला द्रव्य देऊन तू याला विकत घेईल तू सत्वर याचा स्वीकार कर विश्वामित्राचे ते भाषण ऐकून चांडाळाला अतिशय आनंद झाला तो सत्वर विश्वामित्रांजवळ आला आणि त्यांना म्हणाला हे ब्राह्मण श्रेष्ठा या प्रयाग क्षेत्राच्या आसमंतात माझी दहा योजने भूमी आहे ती संपूर्ण रत्नमय करून मी तुला अर्पण करतो ती रत्नमय विस्तीर्ण भूमी घेऊन त्याच्या किमतीत तू मला हा विकत दे आज ह्याला विकत देऊन तू माझे घोर चिंतेतून मुक्तताच केली आहेस म्हणून मी तुला बहुमोल द्रव्य देतो शेवटी चांडाळाने दिलेली हजार रत्ने विपुल सुवर्ण असंख्य हिरे अगणित मोती वगैरे द्रव्य त्या ब्राह्मणाने स्वीकारले आणि ते घेऊन त्याने चांडाळाला हरिश्चंद्र विकून टाकला आपला स्वामी ब्राह्मणच आहे त्याची आज्ञा मानून चांडाळाची सेवा करायची असे मनाचे समाधान केल्यामुळे हरिश्चंद्राचेही थोडेसे समाधान वाटले आणि दुःख जरा कमी झाले तो ब्राह्मण हाच आपला स्वामी आहे असे मनात म्हणू लागला आणि स्वामी सांगतील ते कार्य आपण केले पाहिजे ह्या कर्तव्य बुद्धीने तो आपले मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करू लागला इतक्याच अचानकपणे आकाशातून वेगाने आलेले शब्द त्याच्या कानावर आले हे महाभाग्यशाली राजा हरिश्चंद्रा तू वचन दिल्याप्रमाणे आज ऋणमुक्त झाला आहेस खरोखरच तू शब्दाप्रमाणे कृती करून ब्राह्मणाची दक्षिणा पूर्णपणे दिली आहेस हे शब्द आकाशातून आकाशवाणीहून सर्वांनी ऐकले आणि देवांनीही ही शाब्बास शाब्बास म्हणून राजाची प्रशंसा केली चंद्रावर आकाशातून पुष्पवृष्टी झाली हा सर्व चमत्कार पाहून राजाला अत्यंत हर्ष झाला आणि उत्साहाने तो विश्वामित्राला म्हणाला हे महामुने ब्राह्मण श्रेष्ठा खरोखरच एकाच क्षणात आपण मला ऋणमुक्त केले आहेत म्हणून आपणच माझी माता आहात माझा पिता आणि बंधू आपणच आहात म्हणून हे वीरश्रेष्ठ आणि महाबुद्धिमान ब्राह्मण श्रेष्टा मी आता आपणासाठी काय प्रिय करू ते सांगा आपले शब्द मला कल्याणप्रद वाटतात राजाच्या बोलण्यावर विश्वामित्र म्हणाले हे राजेंद्रा तुझे शुभकल्याण असो आता आजपासून तू या चांडाळाच्या आज्ञेत राहून तोच सांगेल ते कार्य कर असे राजा सांगून तो महाकपटी विश्वामित्र ते चांडाळाने दिलेले विपुल दहन घेऊन त्वरेने तेथून निघून गेला अध्याय देवी सवा समाप्त